ओम नमो भगवते वासुदेवाय पैसे एक पण उरे तेही तोवरे तयाशीची जायचे जागे झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जाऊन आपले एक पण जे उरते तेही आपल्याला जसे आपल्याच ठिकाणी काही काळ स्पुरते का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकु तया हि तोची जैसा अथवा सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो तेव्हा सूर्यच प्रकाशक होतो व या प्रकाशक व प्रकाश यांच्या अभेदालाही दाखवणारा ज्याप्रमाणे वैद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाहिजे तया जाणे त्याप्रमाणे वेद्याचा म्हणजे ज्ञेय वस्तूचा लय झाला असत केवळ वेदक म्हणजे द्रष्टा जाणणारा उरतो पहा तो वेदकही म्हणजे जाणणाराही त्या वेदकाकडून जाणला जातो हेही जो जाणतो म्हणजे वेद्याच्या निराशा उरलेला जो वेदक तो त्यावेळी आपण आपल्याला जाणतो त्यावेळेला वेद्य वेदक यांचा अभेद आहे हेही जाणतो तया अद्वयपणा आपुलिय जाणती ज्ञप्ती जे धनंजय ते ईश्वरची मिहेोधासीये अर्जुना त्या आपले अद्वैपणाला जाणणारे जे ज्ञान ते ज्ञान ईश्वर आहे व तो ईश्वरच मी आहे हे त्याचे अनुभवाला येते मग अद्वैताद्वैता ती तीची आत्मा एकु निभ्रांत, हे जाणून जाणणे जेथ अनुभवी मग द्वैत अद्वैत यांच्या पलीकडला मीच एक आत्मा निसंशय आहे हे, हे जाणून ते जाणणे जेव्हा अनुभवात प्रवेश करते म्हणजे ज्या अनुभवात जाणण्याची उर्मी उरत नाही ते ते जे जे तेव्हा जागे झाल्यावर म्हणजे स्वप्नातील अनेकत्व जाऊन आपले एक पण जसे आपले आपण दिसते व तोही जागृतीच्या एकाकीपणाचा अनुभव गेल्यावर ज्याप्रमाणे काय होऊन राहते हे कळत नाही का डोळा देखतीये क्षणी सुवर्णपण सुवर्णी नाटिता होय आटणी अलंकाराची ही। सोन्याचे सोने पण दृष्टीने पाहिल्या अलंकाराची आटणी न करता आटणी केल्याप्रमाणेच होते नाना लवण तोय होये मग क्षारता तो यिरता जेवी जाये जाले पण ते अथवा पाणी मिसळून पाणी झाल्यावर मग त्या मिठाचा खारेपणा जसा पाण्याच्या रूपाने राहत व तो खारेपणाही नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे ते मिठाचे पाणी झाले हा व्यवहारही संपतो तैसा मी तो हे जे असे स्वानंदुभव समरसे कालवून या मजची माझी त्याप्रमाणे मी देव व तो भक्त हे जे द्वैत आहे ते द्वैत स्वानंदानुभवाच्या एक्याने कालवून माझ्या मध्ये तो प्रवेश करतो म्हणजे सापेक्षता संपल्यावर जे उरते ते मी व तेच क्रमयोगी अनुभवतो आणि समाये माझ्याची रूपी आणि मी तो ही भाषा जेथे ज्या अनुभवात संपते तेथे मी हे कोणाला म्हणायचे कारण तोच्या सापेक्ष मी आहे व जेथे तो नाही तेथे मी कोण आहे याप्रमाणे जेथे मी नाही व तोही नाही त्या माझ्या स्वरूपी तो सामावतो जेव्हा कापूर जळो सरे तयाची नामी पुरे, मग उभयाती उरे आकाश जेवी जेव्हा कापूर जळून संपतो त्याच वेळेला अग्नीचीही समाप्ती होते मग दाह्य कापूर व दाहक अग्नि यांच्याकडून वेगळे असलेले एक आकाश मात्र उरते का एका एकू वाढे तो शून्य विशेखू तैसा आहे नाहीचा शेखू मिची मग अथवा एकांत माझा केला असता केवळ शून्य उरते त्याप्रमाणे आहे नाहीचा शेष म्हणजे आहे व नाही हे सापेक्ष भाव गेल्यावर जे उरते ते मग मीच आहे तेथ ब्रम्मा आत्मा ईशू या या सौरसू न बोलणे याही पैसू नाही तेथ त्या स्वरूपी ब्रह्म आत्मा ईश या शब्दांचा काही लाग लागत नाही कारण एक स्वरूपात अल्प अनात्मा व नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म आत्मा ईश हे जे बोलणे त्याच्या सापेक्ष जे न बोलणे त्या न बोलण्याला देखील तेथे अवकाश राहत नाही न ना बोलणे हि न बोलोनी ते बोली जे तोंड भरुनी जाणी व ने व नेणोनी जाणी जे न बोलणे देखिल, न बोलून ते तोन भरून बोलावे व जाणीव नेणीव या दोनीचे भान टाकून ते जाणावे ते इथं बुझिजे बोधू बोधे आनंदू घेपे पे आनंदे सुखावरी नुसधे सुखची भोगिजे त्या स्वरूपी बोधानेच बोध जाण्याचा आनंदानेच आनंद घ्यावायचा व सुखानेच केवळ सुख भोवायचे तेथ लाभू जोडला लाभा प्रभा आलिंगिली प्रभा विस्मयो बुडाला उभा विस्मया माजी। तेथे लाभाला लाभ प्राप्त झाला प्रभा प्रभेकडून आलंगिली गेली व आश्चर्यात आश्चर्य बुडाली शमु तेथ सामावला विश्रामो विश्रांती आला अनुभव वेडावला अनुभूतीपणे तेथे ऐक्य भाव ऐक्याला भा, आला विश्राम विश्रांतीला आला अनुभव अनुभवाने वेगळा झाला किंबहुनाय निखळ मी पण जोड सेऊनि फार काय सांगावे असे शुद्ध मी पण हे फळ त्या क्रमयोग्याला क्रमयोगाच्या विस्तृत अशा वेलीचे सेवन करून म्हणजे क्रमयोगाचे आचरण करून मिळाले पै या किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी मी चिदरत्न ते साठोवाटी हो येतो माझ अर्जुना क्रमयोग रुपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरूप रत्न ते तो क्रमयोगी मोबदल्यात आपली जीवदशा मला अर्पण करून होतो मी क्रमयोग प्रासादाचा कळसू जोहा मोचा तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो अथवा क्रमयोगरूपी मंदिराचा कळस त्या मोक्षरूपी कळसावरील पोकळीचा विस्तार तो क्रमयोगी झाला ना ना जोडिली ते मद्य गावी पैठी झाली से अथवा संसाररूपी अरण्यात जी क्रमयोग रूपी चांगली वाट मिळाली आहे ती क्रमयोग रूपी वाट माझ्या ऐक्य रूपी गावात प्रविष्ट झाली आहे हे असो क्रमयोग बोधे तेने भक्ती चिदांगे मी स्वानंदो द्रमयोगाच्या ओघाने भक्ती ज्ञान रुपी गंगा हि आनंद रुपी समुद्र जो मी त्याला येऊन मिळते हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही हे चांगले मर्म मोठी मनु नामी हा तुम्हाला जाणणार्य वार देश योग्य काल व योग्य पदार्थ यांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तर मी प्राप्त आहे एरवी नाही असा मी नाही तर मी स्वयंसिद्ध सर्वांचेही सर्व ही आहे म्हणजे सर्वांच्या सर्व रुपाने मीच आहे म्हणून मा म्हणून माझ्या ठिकाणी माझ्या प्राप्तीविषयी काही श्रमावयाची जरुरी नाही या उपायाने क्रमयोगाने खरोखरच मी प्राप्त होतो एक शिष्य एक गुरु हारू ढल व्यवहाराप्ती प्रकारू एक शिष्य व एक गुरु हा जो संप्रदाय खरोखरच प्रसिद्धी झाला आहे तो माझ्या प्राप्तीचा प्रकार करता आहे अगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी बन्नी सिद्ध काष्टी वोहा दुध अरे अर्जुना पृथ्वीच्या पोटात ठेवा ऐक आहे लाकडात अग्नी आयताच आहे व का दूध ही ऐकतेच आहे परीला भेटे असते तया उपाया ते थे, थे उपाय पाहिले तर जी गोष्ट स्वत सिद्ध असते तीच प्राप्त होते परंतु ती गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात त्याप्रमाणे मी स्वतः सिद्ध आहे खरा परंतु मला प्राप्त करून घेण्याकरता उपाय करावे लागतात हा फळही वरी उपावो काय सर सांगितल्यानंतर देखील हा साधन प्रकार सांगण्याचा देव पुन्हा का उपक्रम करीत आहेत असे कोणी विचारले तर या साधन प्रकार सांगण्याचा अभिप्राय असा आहे जे गीतार्थाचे चांगावे मोक्षोपाय पर आघे आनशास्त्रोपाय कि नव्हे प्रमाण सिद्ध कारण की गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण गीता शास्त्र मोक्षप्राप्तीचा उपाय सांगणारे आहे आणि दुसऱ्या शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाण नाहीत वारा भाळची फेडी वाचून सूर्या ते न घडी का हातू बाबुळी धाडी तोय न करी वारा हा सूर्याआड आलेले ढग नाहीसे करतो शिवाय सूर्याला नवा बनवीत नाही अथवा पाण्यावर आलेले गोंडाळ हा दूर करतो नवे पाणी उत्पन्न करत नाही तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू तो शास्त्र नाशी ये मी प्रकाशे स्वये त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंधक असा जो अविद्येचा मल आहे तो मळ इतर शास्त्रे नाहीसा करतात एवढेच याशिवाय मीच स्वतः सिद्ध निर्मळ तो आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो मनोनीची शास्त्रे अविद्याविनाशाची पात्रे वाचवनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी म्हणून सर्वच शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्याला योग्य अशी आहेत याशिवाय ती आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्यास स्वतंत्र नाही ते अध्यात्म शास्त्रांसी त्या तत्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न उत्पन्न होतो तेव्हा त्यांना आपला खरेपणा सिद्ध करण्यास ज्या ठिकाणास यावे लागते ते ठिकाण म्हणजे गीताशास्त्र होते भानुभूषिता प्राची स तेजा दिसी शास्त्रेश्वर गीता या सनाथ शास्त्रे पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता सर्व दिशा जशा तेजाने युक्त होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनाथ आहेत हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा हे राहू दे या गीता शास्त्रेश्वराने जसा आत्मा घेता येईल असा उपाय मागे पुष्कळ विस्ताराने सांगितला परिप्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे भावे हा भावो स कणवे श्री हरी परंतु पहिल्या ऐकण्याबरोबर हे देवांचे सांगणे अर्जुनाला क्वचितच समजले असा अभिप्राय स करून अशा श्रीहरीने मनात धरून ते मुकुल मुद्रा आता तोच विचार शिष्याच्या अंतःकरणात पक्का दृढ होण्याकरता श्रीकृष्ण आता थोडक्यात पुन्हा एक वेळ तोच विचार सांगत आहेत आणि प्रसंगे गीता ठाव हि हा संपता मनोनीदा आद्यंता एक अर्थत्व आरंभापासून शेवट एकाच सिद्धांताचे प्रतिपादन केलेले आहे आणि हे गीता संपण्याचे ठिकाणही आहे म्हणून प्रसंगानुसार गीतेच्या आरंभापासून तो शेवट पर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण आता दाखवीत आहेत जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे निरूपण केले तरी ते तुले सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेणत कोणी जै मानी तरी तितकेही सिद्धांत या गीता गीताशास्त्रात वर्णिलेले आहेत असे जर कोणी या ग्रंथाचा मागला पुढला संबंध न जाणून म्हणेल तई महा सिद्धांताचा आवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवून आरंभू देखा संपवी असे तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांतांच्या बाजू अंतर्भूत आहेत अनेक सिद्धांतांची एकवाक्यता आहे असे सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्या सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करीत आहेत मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान या गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल म्हणजे प्रयोजन आहे अविद्यानाश मोक्षप्राप्ती या दोहोच साधन केवळ निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे हे इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितलेले आहे ते आता दोन अक्षरात पुन्हा थोडक्यात सांगावे म्हणनी उपेय हि हाती जालया उपाय देव प्रवर्तलेते ते पुढती येणेची भावे म्हणून साध्यप पुन्हा सांगण्यास देव याच व सांगितलेल्या अभिप्रायाने प्रवृत्त झाले श्लोक छप्पनव सर्व कर्माण्य पिसदा कुर्वाण मद व्यपाश्रय शाश्वतम पदम बुद्धी काया वाचा यांनी माझा आश्रय केलेला पुरुष सर्वदा कर्मे करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी असे पद मिळवतो मग म्हणे सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा मी हो माझ्या हो रूपी मग देव म्हणतात अर्जुना तो क्रमयोगी या मार्गाने मी होऊन स्वरूपी प्रविष्ट होतो स्वकर्माचा चोखोळी मज पूजा करुनी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेत स्वकर्मरूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून त्या माझे प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्हिया भजन समर सुखिया होय तो ज्ञान मार्ग जेव्हा हस्तागत होतो तेव्हा माझी भक्ती प्रकट होते व त्या भक्तीच्या योगाने माझ्याशी एकस होऊन सुखी होतो आणि विश्व प्रकाशित या आपुलिया, अनुसरे जो करूनिया, सर्वत्रता है आणि विश्वाचे प्रकाशन करणारा आत्मा जो मी त्या मला जो माझे सर्व जाणून अनुसरतो चांडून पुला आडळ लवण आश्रयी जळ का हिंडो निरा हे निश्चळ वायू व्योमी आपला कठीणपणा टाकून जसे मीठ पाण्याशी मिळते अथवा इकडे तिकडे वाहून वायू जसा आकाशात शांत होतो तैसी बुद्धी वाचा काय जो माते आश्रौ निठाये तो निषिधे विपाये कर्मे करू त्याप्रमाणे जो बुद्धीने वाचे व वा शरीराने माझा आश्रय करून राहतो तो चुकूनही निषिद्ध कर्म करो गेच्या संबंधी महानदी माझ्या बोधी शुभा शुभांसी। परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वाहणारे पाणी व महानदीचे पाणी जसे दोन्ही गंगारूप झाल्यामुळे एक होतात त्याप्रमाणे माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्यपाची तशी ऐक्यस्थिती होत असती का धुरे, तवची सरे जवन घे पैश्वा रे कवळुनी दोन्ही अथवा बावन चंदन व घुरे हे एक घाणेरडे लाकूड हा फरक जोपर्यंत अग्निने दोन्ही कवळी नसतात तोपर्यंतच राहतो नापांची के आणि सोळे हे सोनया तवची आले जव परिसू अंग मेळे एकवटी अथवा पाच कसाचे व सोळा कसाचे सोने हे फरक सोन्यात तेव्हाच येतात की जोपर्यंत परीस आपल्या अंगस्पर्शाने त्या दोन्ही सोन्याना एका कसाचे करीत नाही तैसे शुभा शुभ ऐसे हे आभासे जवळे सर्वत्र मी त्याप्रमाणे शुभाशुभ हे तोपर्यंतच भासते कि जोपर्यंत केवळ एक जो मी तो सर्व व्यापीपणाने येत नाही अगा रात्री आणि दिवो हातवची द्वैत भावो, जवन जबिजे गावो गभस्तीचा. अरे अर्जुना रात्र व दिवस हा भेद तेथपर्यंतच असत कि जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही म्हणून मा माझी भेटी तयांची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाठी सायुज्याच्या अर्जुना म्हणून माझी भेट म्हणजे अपरोक्षानुभव झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्याच्या म्हणजे मोक्षाच्या पदावर बसतो देशे काले स्वभावे संभवे ते पद माझे पावे अविनाशतो देशाने कालाने स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही त्या माझ्या अविनाश पदाला तो प्राप्त होतो किंबहुना पंडूसुता माझा आत्म याची प्रसन्नता लाहे तेने न पविजता लाभू कवणू असे फार काय सांगावे अर्जुना तेला मी जो आत्मा त्याची प्रसन्नता म्हणजे सुख प्राप्त होते त्या योगाने न मिळणारा असा कोणता लाभ राहिला आहे या कारणे गा तू सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजय संन्यासू की जे अर्जुना या कारणास्तव आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर श्लोक सत्तावन चेतसा समर्पण करून मदरूप होऊन म्हणजे मदनन्यता रूप होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असाव परितोची संन्यासूवीरा करणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे वीरा अर्जुना तो त्या कदाचित तू कृत्रिम करशील तर तसे करू नको तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असताना तू आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाग मग ते विवेक बळे आपन पे कर्म वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जेल मग त्या आत्मविचाराच्या बलाने तू आपल्याला सर्व कर्माहून निराळा असं माझ्या निर्मल स्वरूपी पाहाशी आणि कर्माची जन्मभोये प्रकृती जे का आहे ते आपण या हुनी बहुसी आणि कर्माची जन्मभूमी प्रकृती आहे ती प्रकृती आपल्या स्वरूपापासून फार दूर म्हणजे अगदी भिन्न अशी तू पहाशील तेथ प्रकृती आपणया वेगळी नुरे धनंजय रूपे छाया अर्जुना तेव्हा प्रकृती आपण म्हणजे तुझ्याहून वेगळी उरणार नाही ती कशी तर ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्मसन्यासू निफजेल अनायासू चू याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल कर्म कर्मजात गेलया मी आत्मा उरे पया तेथ बुद्धी घापे करूनिया पतिव्रता मग मा कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता करून ठेव म्हणजे एकनिष्ठ करून ठेव बुद्धी अनन्य योगे मज मा माजी जैरी तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे जेव्हा अनन्य योगाने बुद्धी माझ्या मध्ये प्रवेश करते तेव्हा चिंतन करण्याचा विषय टाकून चित्त मलाच भजते ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून टाकलेले आहेत असे चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडलेले राहील असे तू लवकर कर श्लोक अठ्ठावन्नावर मत्चित्त सर्व दुर्गाने मत्प्रसादा तरीश्यसी अथचेहंकार नश्रो शी विनंश मच्चित्त झालेला तू माझ्या प्रसादाने सर्व संकटे म्हणजे सर्व दुःखाचं कारण असलेली जन्म मरण रूप संकटे तरुण जाशील परंतु जर तू अहंकाराने मी सांगतो त्या ऐकणार नाहीस तर मात्र नाश पावशील म्हणजे माझ्या कृपेने तरुण जाशील अहंकार करू नकोस मग अभिन्नाईित्त मियाची भरेल जेधवा माझा प्रसाद जाण धवा संपूर्ण जा मग जे या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईल तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज ते सकल जी जती जी ये में में होती तुझ तेव्हा सकल दुःखांची घरे जी मृत्यू व जन्म जी सर्व जीवांकडून भोगली जातात ती कठीण असून देखील तुला सोपी होती म्हणजे कठीण अशा जन्म मृत्यूतून तू तु सहज तरुण जाशील बाराशे एकाहत्तर पासून उद्या सूर्याचे निवाये डोळा सावाईला होये तई अंधाराचा आहे पाडू तया सूर्याच्या सहाय्याचा जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो तेव्हा त्या डोळ्याना अंधाराची काही किंमत आहे का तैसा माझे नि प्रसादे जीव कणुजयाचा उपमर्दे तो संसाराचे निधे बागुले केसादा ज्याची अल्पजीवदा नाश पावते तो संसारूपी बागुलबुवाकडून कसा पिडला जाईल म्हणवनी धनंजय तू संसार दुर्गतीय या तरशील माझी या प्रसादास्तव म्हणून अर्जुना या संसार रूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू, प्रसादा तू तरशील अथवा हन हं भावे माझे बोलणे हे आघावे काना मनाची ये शिवे ने टेको अथवा हे माझे बोलणे तू अभिमानाने कानाचा व मनाचा हद्दीवर टेकू न देशील तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहा सी होवो निवावो देह संबंधाचा घावो वाजेला गी तर तू नित्यमुक्त व अव्यय म्हणजे अविनाश असा आहेस ते व्यर्थ होऊन देह तादात्म्याचा तडाका तुझ्या अंगावर आदळेल जया देह आतू, प्रतिपदी आत्मघातू, संबंधातू उसंतू, उसंत नाही ज्या देह तादात्म्यात पावलो पावली आत्मघात आहे व त्या आत्मघाताचे पाप भोगित असताना विसावा कधीच मिळत नाही येवडे निदारुणे निमणे नवीन निमणे पडेल जरी बोलणे नेघसी माझे जर तू माझे बोलण्याचा विचार केला नाहीस तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर तुझ्या अंगावर आदळेल श्लोक एकूण साठाव यदहकार्य नोत्स्य इतिन्य मिथ्यैश व्यवसाय प्रकृती स्वाम्नी अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असा जो तू विचार करीत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझी प्रकृती तुला युद्धाचे ठिकाणी प्रवृत्त करीत आहे ती तुला तिच्या विरुद्ध करू देणार नाही म्हणजे तुझा क्षात्र स्वभाव तुला लढायला भाग पडेल पथ्यद्वेषी या कादीपद्वेशिया ज्वरू विवेकद्वेषे अहंकारू पोशो नित द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवतो अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकाराला वाढवतो त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनू पापाचारु आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन व वा युद्धाला वाईट व वा पापकारक कृत्य असे नाव देऊन इया मती आिघाती न नामेया धनंजय न झुंजे अर्जुना अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना तीन नावे ठेवून मी लढणार नाही असा जीवा माझी निष्ठं किसी जो धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा जो अंतकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील त्या निश्चयाला तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील आणि मी अर्जुन हे आत्मिक यया वधू करणे हे पातक हे माया तात्विक काही आहे आणि मी अर्जुन हे माझे सर्व नातनग व यांचा वध करणे हे पाप या कल्पना ही भ्रांती आहे याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय आधी झुंजार होवावे मग झुंजावया शस्त्र घे यावे कान झुंजावया करावे देवांगण वर सांगितल्याप्रमाणे मी अर्जुन हे माझे आपत व यांना मारणे हे पातक ही सर्व भ्रांती असल्यामुळे तू युद्ध करणाराच ठरणार नाहीस म्हणून अगोदर तू लढणारा भावास म्हणजे ठरावास आणि मग लढण्याकरता शस्त्र घ्यावेस अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस मनोनी न झुंजणे मनसी ते का मानू लोकपणे लोकदृष्टीही म्हणून मी लढणार नाही असेच जे तू म्हणतोस ते तात्विक दृष्ट्या व्यर्थ आहे अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणार आहेस असे जरी घटकावर मानले तरी न झुंजे ऐसे निष्टी सीजे मानसे ते प्रकृती अनारिसे करणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस तो निश्चय तुझा क्षात्र स्वभाव उलट करवी म्हणजे तो निश्चय टिकू देणार नाही श्लोक साठावा स्वभाव निर्मण करू इच्छित नाहीस ते तू पूर्वसंस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच म्हणजे तुला करणे भाग आहे प्रकृती परतंत्र असल्यामुळे तू लढशीलच पैपूर्वे वाहता पाणी पवीजे पश्चिमेचे वाहणी तरी आग्रहोची उरे ते दिशेने पाणी जोरात वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहोचत जाईल तर त्याचा हट्ट उडेल बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणेल का कणू म्हणे मीनु गवे साळीपणे तरी आहे अनकरणे स्वभावासी अथवा साडीचा दाणा मी साडीपणाने उगवणार नाही असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे का तैसा क्षात्र आता नुठी म्हणसी हा धान परी उठवी जसीची तू त्याप्रमाणे हे बुद्धिमंत अर्जुन क्षात्रसंस्काराने सिद्ध झालेल्या प्रकृतीने म्हणजे स्वभावाने तू उत्पन्न झालेला आहेस आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून म्हणजे तू क्षात्र प्रकृतीचा असल्यामुळे तू उठवला जाशील तेज दक्षता एवमादिक पंडूस प्रकृती तुझ अर्जुना शौर्य तेज दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मतः दिल्यामुळे तरी तयाची समवाया अनुरूप धनंजय न करिता उगलिया न येल अस तर अर्जुना त्या क्षात्रगु समुदायानुरूप युद्ध न करतानाही मुखत्याने राहता यावयाचे नाही म्हणून या हि गुणी बांधिला सीतू कोदंड पाणी त्रिशुधी निघसी वाहणी क्षात्राची म्हणून हे अर्जुना तू त्या शौर्यादी क्षात्रगु बांधला गेला आहेस त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या ओघात तू खरोखर पडशील ना हे आपुले जन्म मूळ न विचारी ऐसे व्रत जरी घे अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणचा विचार न करता मी लढणार नाही असे केवळ अढळ व्रत जरी घेशील तरी बांधोनी हात पाये जोरथ ही घातला होये तो न चाले तरी जाये दिगंता जेवी। तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथात घातला आहे तो चालला नाही तरी रथाबरोबर दूर देशात जाणारच तैसा तू आपली कडूनी मी काहीच न करी म्हणसी परी भरवसेनी तुची करीसी त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील परंतु खात्रीने तू युद्धाधिक सर्व करशील उत्तरू वैराटीचा राजा पळता तू का निघाला तो युद्धाच्या वेळी पळत असताना तू लढाईला का निघालास तोच तुझा क्षात्र स्वभाव तुला आता लढवायस लागेल महावीर अकरा अक्षौहिणी तुवा एके नागविले रणांगणी तो स्वभावो कोदंड पाणी झुंजविल तूते। ते अकरा अक्षहिणी मोठे बलाढे योद्धे तू एकट्यानेच रणांगणावर शस्त्ररहित केलेस अर्जुना तो तुझा क्षात्र स्वभाव तुला लढावयास लाल हा गारोगू काई रोगीया आवडे दरिद्र दरिद्रिया परिभोगीजे बळीया अदृष्टे अर्जुना रोग्याला रोग आवडतो का दरिद्र मनुष्यास दारिद्र्य आवडते का परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगवल्या जातात ते अदृष्ट प्रार मुळे याहून वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच श्लोक एकसष्ट ईश्वर सर्व भूताना अर्जुनात इष्टती भ्रामयन सर्व भूतानी यंत्र रूढा अर्जुन शरीर रूप यंत्रावर जणू काय चढवलेल्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने फिरवणारा हलवणारा ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे म्हणजे ईश्वर सूत्रधार आहे सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्र करी असे जो सर्व प्राण्यांमध्ये हृदयूपी मोठ्या आकाशात ज्ञानवृत्तीच्या सहस्र किरणाने युक्त असा जो ईश्वरूपी सूर्य उगवलेला आहे कोणी स्वर्गाधिक तिन्ही लोक लो, ते संपूर्ण प्रकाशून देह अशा विपरीत ज्ञानाने भुललेले देह मी व देहसंबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाट स्वरूप त्या सूर्याने जागे केले ओवी तेराशे एक पासून उद्या